अध्याय नव्वा अवधू तो कुरर ते भुंगा अशा सात गुरुंची कथा अवधूत म्हणाले माणसांना जी वस्तू आवडते तिचा साठा करणे त्याच्या दुखाला कारणीभूत ठरते हे ओळखून जो साठवण करत नाही तो अपार आनंदाचा अनुभव घेतो मासाचा तुकडा चोचित धरलेल्या कुरर पक्षावर स्वतःजवळ मांस नसलेले दुसरे पक्षी तुटून पडले त्याने मासाचा तुकडा फेकून दिला तेव्हा तो सुखी झाला तेव्हा संग्रह करणे हेच संकटाचे मूळ आहे ही शिकवण कुरराकडून घ्यावी ज्याप्रमाणे बालक स्वतःशीच रममान होते त्याला कोणतीही काळजी नसते त्याचप्रमाणे मीसुद्धा आत्मानंद मग्न असतो मान मिळो की अपमान होवो माझ्यावर त्याचा परिणाम होत नाही घर परिवार यांचीही मला काळजी नाही जगात फक्त दोनच व्यक्ती चिंतामुक्त आहेत एक म्हणजे अजान आणि काही काम न करणारे बालक किंवा गुणातीत हे दोघेही परम आनंदात मग्न असतात तेव्हा मानापमान इत्यादींची चिंता न करणे हा गुण बालकाकडून घ्यावा एके दिवशी पुण्या कुमारिकेच्या घरी तिला मागणी घालण्यासाठी म्हणून काही लोक आले त्या दिवशी तिच्या घरातील लोक कुठेतरी बाहेर गेले होते म्हणून तिने स्वतःच त्यांचे करण्याचे ठरवले हे राजन त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा या हेतूने ती घरातील एका कोपऱ्यात भात कांडू लागली त्यावेळी तिच्या मनगटातील बांगड्या मोठ्याने वाजू लागल्या या आवाजावरून घरात धान्य नाही हे पाहुण्याना कळेल हे लक्षात घेऊन तिला अतिशय लाज वाटली आणि तिने एक एक करून सगळ्या बांगड्या फोडून टाकल्या शेवटी दोन्ही हातांमध्ये दोन दोन बांगड्या राहू दिल्या ती पुन्हा भात कांडू लागली परंतु त्या दोन दोन बांगड्या हे जेव्हा आवाज करू लागल्या तेव्हा तिने आणखी एक एक बांगडी शिल्लक राहिली तेव्हा आवाज बंद झाला हे शत्रूंचे दमन करणाऱ्या राजा त्यावेळी लोकव्यवहार जाणण्याच्या इच्छेने मी सुद्धा तिथे जाऊन पोहोचलो मी त्या प्रसंगातून हे शिकलो की जेव्हा पुष्कळ लोक एकत्र राहतात तेव्हा त्यांच्यामध्ये कलह होतो आणि जेव्हा दोघे जण राहतात तेव्हा सुद्धा गप्पा गोष्टी होतात म्हणून साधकानं कुमारिकेच्या वांगडीप्रमाणे एकट्यानेच राहिले पाहिजे या प्रसंगातून मुनीनं एकट्यानंच राहावं हे आपल्याला कळत आसन आणि श्वास यांच्यावर विजय मिळवून वैराग्य आणि अभ्यासानं आपलं मन ताब्यात आणावं त्यानंतर सावधपणे ते एका लक्ष्यावर लावावं जेव्हा परमात्म्यामध्ये मन स्थिर होतं तेव्हा ते हलू हलू, कर्म वासनांची धूळ झटकून टाकत होता होता सत्वगुण वाढून रजतम नाहीसे होतात अखेर जसे इंधन नसलेला अग्नी शांत होतो ना त्याप्रमाणे मन शांत होते अशा प्रकारे जेव्हा चित्त आपल्या आत्म्यामध्ये स्थिर होते तेव्हा त्याला आत बाहेर असा कोणत्याही पदार्थाचं भान राहत नाही मी असे पाहिले आहे की बाण तयार करणारा एक कारागीर बाण तयार करण्यात इतका मग्न झाला होता कि त्याच्या जवळूनच सैन्यासह राजाची स्वारी निघून गेली तरी त्याला तिचा पत्ता लागला नाही या बाणकर्त्याकडून एकाग्रता हा गुण घ्यावा मुनीनं एकटच राहावं राहण्याच्या ठिकाणाविषयी ममता नसावी सावध असावं एकांतात किंवा गुहेत राहावं बाह्य वेशावरून स्वतःला कोणासमोर प्रकट करू नये आणि कमी बोलावं या अनित्य शरीरासाठी अपार कष्ट करून घर बांधणं आहे उदाहरणानं साधकानं घर वगैरे बांधू नये हा धडा घ्यावा आपल्या मायेनं एका नारायण देवांनीच निर्माण केलेलं हे विश्व कल्पाच्या शेवटी आपल्या काळशक्तीद्वारे स्वतःमध्येच विलीन करून सर्वांना आपल्यात घेऊन स्वतःच्याच आधारावर ते एकमेवा द्वितीय होऊन राहिलेले आहेत प्रकृती आणि पुरुष या दोघांचे नियामक असलेले तेच आदी पुरुष जेव्हा आपल्या कालशक्तीच्या सामर्थ्यानं या सत्वादी शक्तींना साम्यावस्थेत घेऊन जातात तेव्हा सर्व कार्यकारणाचे परमकारण असे ते एकटेच असतात ते केवळ अनुभवस्वरूप आणि आनंदाचा पुंज आहेत तेथे प्रकृतीची कोणतीही उपाधी नाही केवळ आपल्या सामर्थ्यानच ते आपल्या त्रिगुणात्मक मायेमध्ये क्षोभ उत्पन्न करतात हे शत्रुसूधना त्या मायेद्वारे ते सर्वप्रथम सूत्राची क्रियाशक्तीप्रधान महत्त्वाची निर्मिती करतात ते सूत्रच तीन गुणांचे कार्य आहे तेच साऱ्या विश्वाची अहंकारद्वारा निर्मिती करते त्यामध्ये हे सगळे विश्व आत बाहेर व्यापलेले आहे त्याच्यामुळेच मनुष्य जन्म मृत्यू चक्रात फिरत राहतो ज्याप्रमाणे कोळी कीटक आपल्या हृदयातून तोंडाच्या द्वारे तंतु बाहेर काढून जाळं पसरवतो त्यातच विहार करतो आणि पुन्हा ते गळून टाकतो त्याप्रमाणे परमेश्वर सुद्धा आपल्यापासूनच या जगाची उत्पत्ती करतात जीवरूपाने त्यामध्ये विहार करतात आणि पुन्हा ते आपल्यातच लीन करून घेतात तेव्हा विश्व आणि ब्रह्म एक आहे हे कोळ्याच्या जाळ्याच्या दृष्टांतावरून स्पष्ट होते जर एखाद्या स्नेहानं द्वेषानं किंवा भीतीनं सुद्धा बुद्धिपूर्वक आपलं मन एखाद्या ठिकाणी केंद्रित करीन तर त्याला त्या वस्तूचं स्वरूप प्राप्त होतं कुंभार एखाद्या किड्याला पकडून आणून त्याला भिंतीवरील मातीच्या घरात बंदिस्त करून टाकते बाहेरून वारंवार त्याला भू भू करून घाबरवते तिच्या भीतीनं तिचे चिंतन करीत करीत तो आपल्या पहिल्या शरीराचा त्याग न करताही तिच्यासारखाच होतो याप्रमाणे कोणत्याही प्रकार एका होईना परमात्म्याचे सतत चिंतन केल्याने मनुष्यसुद्धा परमात्म्याला प्राप्त करतो हे ज्ञान या किड्याकडून घ्यावे राजन अशा प्रकारे मी इतक्या गुरूंकडून हे ज्ञान घेतलं आता मी आपल्या शरीराकडून जे शिकलो ते तुला सांगतो नीट ऐक माझा हा देहसुद्धा माझा गुरुच आहे हा मला वैराग्य आणि विवेकाचा उपदेश करतो याला जन्म मरण पाठीशी अग्नि इत्यादी दुसऱ्यांचाच आहे असा निश्चय करून या देहाची आसक्ती सोडून मी वागत असतो जो मनुष्य पत्नी पुत्र धनदौलत पशु सेवक घर आपण वाढ करीत त्यांच्याकडून ज्या देहाला सुख मिळेल अशी इच्छा बाळगून त्यांचे पालन पोषण करतो आणि अतिशय कष्ट करून धनसंचय करतो तोस देह शेवटी बी निर्माण करून झाडाने नष्ट व्हावे त्याप्रमाणे आपल्या पुढच्या जन्मासाठी कर्मरूप बीश तयार करून मृत्यूला कवटाळतो जसे एखाद्या माणसाला त्याच्या पुष्कळच्या सवती आपापल्याकडे आप ओढून त्याला सतावतात त्याचप्रमाणे देहाभिमानी जीवाला एकीकडे त्याची रचना खाद्यपदार्थांकडे ओढते तर कधी तहान सतावते कधी एकीकडे जननेंद्रिय व्याकुळ करते तर दुसरीकडे त्वचा पोट कान हे आपापल्या विषयांकडे खेचून घेतात नाक कधी सुगंधाकडे ओढते तर कधी चंचल डोळे रूप पाहण्यासाठी आकर्षित करतात कधी कर्मेंद्रिय आपल्या विषयांकडे ओढतात भगवंतांनी आपल्या अचिंत्य शक्ती असलेल्या झाडे सरपटणारे प्राणी पशु पक्षी डास मासे अशा अनेक प्रकारच्या योनी निर्माण केल्या परंतु त्यापासून त्यांचे समाधान झाले नाही तेव्हा त्यांनी मनुष्य शरीराची निर्मिती केली ब्रह्माचा साक्षातून येऊ शकणाऱ्या केल्यावर त्यांना आनंद झाला अत्यंत दुर्लभ असणारे हे मनुष्य शरीर पुष्कळ जन्मानंतर मिळालेले आहे ह्याच्यामुळे परमपुरुषार्थाची प्राप्ती होऊ शकते त्याचबरोबर हे नाशही पावणारे आहे हे जाणून जोवर मृत्यून त्यांना आपल्या कवेत घेतलेले नाही तोवरच शहाण्याने तात्काळ आपल्या परमकल्याणासाठी प्रयत्न करावेत कारण विषयभोग तर सर्वत्र मिळतात अशा प्रकारे मला वैराग्य प्राप्त झाले अंतःकरणामध्ये विज्ञानाचा प्रकाश पसरला त्यामुळे मी अहंकार आणि आसक्ती सोडून या पृथ्वीवर स्वच्छंदपणे वावरतो म्हणून एकाच गुरुकडून पुष्कळ ज्ञान मिळाले तरी ते उत्तम ठसत नाही कारण एकाच अद्वितीय अशा ब्रह्माजवळ ऋषीनी अनेक प्रकारे वर्णन केले आहे श्रीकृष्ण म्हणाले धीर गंभीर अशा त्या अवधूत दत्तात्रेयाने राजा यदूला असा उपदेश केला यदूनेही त्यांना वंदन करून प्रार्थना केली नंतर दत्तात्रेय प्रसन्न चित्ताने आपल्या इच्छेनुसार तेथून निघून गेले आपल्या पूर्वजांचे सुद्धा पूर्वज असलेल्या यदूंनी अवधूतांचे हे म्हणणे ऐकून सर्व आसक्तींपासून आपली सुटका करून घेतली आणि ते समदर्शी झाले अध्याय नव्वा समाप्त